ओम श्री प्रथमस्कंध चौथाध्यमहर्षिव्यासाच असंतोष व्यास उवाच इब्रुवाण संस्तूय मुनीना दीर्घसतिणालपतीसूत ब्रवृच शौनकोब्रवत व्यास म्हणाले त्या दीर्घकालीलसत्रात् सहभाग घेतलेल्या मुनीमध्यगेदी विद्यावृद्धकुलपतीशौनकानी याप्रमाणे सांगणाऱ्या सुतांची प्रशंसा केली आणि म्हटले शौनक म्हणाले वक्त्यात श्रेष्ठ असणारे सूत महोदय जी कथा भगवान श्री शुकानी सांगितली ती भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी ही कथा कोणत्या युगात कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली होती मुनिवर व्यासानी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी समदृष्टी असलेले आपपरभाव रहित संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे बसतात संन्यास घेण्यासाठी वनात जाणाऱ्या पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले त्यावेळी सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपले वस्त्र धारण केले नाही परंतु वस्त्रेने असलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्री धारण केली हे आश्चर्य पाहून व्यासाने कारण विचारल्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या की आपल्या दृष्टीत जो स्त्री पुरुष भेद आहे तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही कुरजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन जे शुकदेव वेडसर मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले शुकमुनीचा आणि पांडवपुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा झाला ज्यामध्येही भागवत संहिता सांगितली गेली ग्रहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात सूत महोदय आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यूपुत्र परीक्षित भगवंतांचे श्रेष्ठ भगवंत भक्त होते अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्मांचे वर्णन आम्हाला सांगावे ते परीक्षित पांडवंशाचा गौरव वाढवणारे सम्राट होते त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरे केले त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसे धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पायावर पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत ते मोठे वीर होते त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली ज्याने भगवंतांचा आश्रय घेतला आहे ते तर जगताचे परमकल्याण लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन व्यचतात त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो त्यांचे शरीर तर परहितासाठी होते असे असता त्यांचा त्यांनी विरक्त होऊन त्याग का बरे केला वेदवाणी साखिरीज अन्य सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात असे मला वाटते म्हणून यावेळी आम्ही जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा सूत म्हणाले चार युगांपैकी तिसरे द्वापर युग सुरू होते तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्तवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीचा पवित्र पवित्रजला स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसले होते महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते त्यांची दृष्टी अचूक होती त्यांनी असे पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात समाज श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होतो त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसे दिवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्रीव्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्माने लोकांचे हृदय शुद्ध होते त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे चार विभाग केले व्यासांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा चार प्रकारे वेदांचे पृथक्करण केले इतिहास आणि पा, पाचवा वेद म्हटले जाते त्यांच्यापैकी ऋग्वेदाचे पहिलं सामवेद गायक विद्वान जयमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैषमपायान झाले अथर्ववेदामध्ये दरुणंदन सुमंतमनी प्रवीण झाले इतिहास आणि पुराणांमध्ये अध्ययन माझे वडील रोमहर्षणी यांनी केले या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले याप्रमाणे शिष्य प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य द्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या शक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले स्त्री शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली ऋषी हो जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनोला सं, मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीचा पवित्र तटाकी एकांतात बसून धर्मवेत्यव्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले मी निष्कपट भावाने ब्रम्हचर्याआधी व्रतांचे पालन करीत वेद गुरुजन आणि अग्नि यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी मि वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला त्यामुळे स्त्री शूद्र इत्यादी आपापल्या धर्मक्रमाचे ज्ञान प्राप्त करू शकतील जरी मी ब्रह्मतेजाने संपोष असणाऱ्या श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असे मला वाटते किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुदा अजून निरोपण केले नाही कारण तेच भागवत धर्म परमहंसा आणि भगवंतांनाही प्रिय आहेत श्रीकृष्ण रैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते त्याच त्याचवेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवांनीही पूजिलेल्या देवर्षी नारदांचे त्याने विधीपूर्वक पूजन केले तमभिज्ञाय सहसा प्रत्युत्यागत मुनिपूजयामास विधिव नारदम इत्रीभागवते महापुराणे पारमहस्या संहिताय प्रथमस्कंदे नैमीशोपाख्याने चथोध्याय श्रीकृष्णापणस्त